श्लोक बत्तीस ज्यांचा पाप जन्म पापयोनित झाला आहे असे तसेच स्त्रिया वैश्य शूद्र हे सर्व माझा आश्रय केल्यावर उत्कृष्ट गती पावतात म्हणून उत्तम नोहे जाती अंत्या हि व्हावे पशुचे अंत्यज काय पण देहाच्या नावाने पशुचा देह मिळाला असला तरी चालेल पण माझी भक्ती पाहिजे म्हणजे कृतार्थता होईल पाहे पासा वजे हा तिरू धरिले तया माते स्मरले कि तयाचे पशुत्व वावो जाहले पातलिया माते। जागराने गजेंद्राला त्याने मोठ्या काकुळतीने माझा धाव केला त्या योगाने त्यास माझी प्राप्ती झाली आणि त्याचा पशुपणा व्यर्थ गेलं अगा नावे घेता बोखटी ते आघे या धमांची ये शेवटी ये पापयोनी ही हि किरीटी जन्मले जे अर्जुना ज्या जातीच्या नावाचा उच्चार केला असता वाईट आहे फार काय सांगावी जी जात सर्वत निकृष्टत निकृष्ट आहे त्या पापरूप जाती मध्ये जे जन्मा आले आहेत ते पापयोनी योनी मूढ मूर्ख ऐसे जे दगड परी माझ्या ठाई दृढ सर्व ते पाप जातीतील अविवेकी दगडाप्रमाणे मूर्ख असे परंतु सर्व भावाने माझ्या ठिकाणी ज्यांच्या तोंडात माझीच कथा आहे ज्यांचे डोळे माझेच रूप पाहण्यात गुंतले आहेत ज्यांचे मन माझ्याच विषयी विचार करीत राहते माझी आकिर्ती विण जयांचे रीते नाही श्रवण जया सर्वांगी भूषण माझी सेवा माझे गुण ऐकण्यापासून ज्यांचे काम रिकामे नसतात ज्यांच्या शरीरातील प्रत्येक अवयवाला माझी कोणती ना कोणती तरी सेवा भूषण होऊन राहिली आहे जयांचे ज्ञान विशो नेणे मजची एका जाणे जया जा ऐसे लाभ तरी जिने ए रिमरण ज्या भक्तांची ज्ञान वृत्ती विषयांचे ग्रहण न करता मलाच एका जाणते ज्यांना याप्रमाणे म्हणजे सर्व इंद्रियांच्या व्यापारा द्वारा भगवंताची सेवा करणे मिळाले तरच जीवित्वाची सार्थकता वाटते नाहीतर जगणे मरण प्राय वाटते ऐसा घरी पांडवा जिही या सर्व भावा जियावया लागी ओलावा मिची गेला याप्रमाणे अर्जुन सर्व प्रकारांनी ज्यांनी आपल्या सर्व वृत्तींना जगण्याला मी जीवन केल आहे ते पापयोनी हो ते दुष्ट जातीत देखील जन्माला आलेले असेनात का ते ऐकून व शिकून विद्वान झालेले नसेनात का परंतु त्यांची माझ्याशी तुलना केली असता ते वजनात कमी भरत नाहीत पाहे पा हे पा भक्तीचे आथिलेपणे दैती देवा आणले उणे माझे नृसिंहत्व लेणे जयाची अर्जुना पहा भक्तीच्या संपन्नतेने राक्षसाने देवानाही कमीपणा आणला ज्याच्या मोठेपणा करता मला नरसिंह रूप अलंकार धारण करावा लागला तो प्रल्हादुगा मज साठी घेता बहुते सदा किरीटी काजे मया द्यावे ते गोष्टी तयाची अर्जुना त्या प्रल्हादास माझ्याऐवजी पुष्कळांनी नेहमी घेतलं म्हणजे माझी भक्ती करण्याच्या ऐवजी प्रल्हादाची भक्ती केली कारण मी जे द्यावाचे ते त्याचे म्हणजे प्रल्हादाचे वर्णन केले असता मिळते ए रवी दैत्य कुळ साचोकार रे परी इंद्र हि सरी न ला जातीय प्रमाण नाहीतर तो दैत्याचा भविष्य खरा परंतु इंद्रालाही त्याच्यापेक्षा जास्त योग्यता मिळत नाही म्हणून अर्जुना या ठिकाणी सकळ वस्तू राजाच्या हुकमाची अक्षरे ज्या एका कातड्यावर उमटलेली आहेत त्या कातड्याच्या बदलात सर्व पदार्थ प्राप्त करून घेता येतात वाचून सोने प्रमाण आहे प्रत्यक्ष सोने रुपे जरी असले आणि त्यांच्यावर राजाच्या हुकमाची अक्षरे नसली तर त्या सोन्या रुपयाची योग्य किंमत कोणी कबूल करील अथवा करणार नाही व्यवहारात राजाच्या आज्ञेचा जोर आहे तीस राजाच्या हुकमाची अक्षरे असलेला एक चांबड्याचा तुकडा प्राप्त होतो तेव्हा त्यांनी सर्व माल विकत घेता येतो तैसे उत्तमत्व तैची तर सर्वज्ञता सरे जै मनोबुद्धी भरे माझे नि प्रेमी त्याप्रमाणे आपला उत्तमपणा त्याच वेळेला टिकेल त्याच वेळेला सर्व मान्य होईल कि ज्या वेळेला मन आणि बुद्धी माझ्या प्रेमाने भरून जाईल म्हणून कुळ जाती वर्ण हे आघवेची गा अकारण एथ अर्जुना माझे पण सार्थक एक या करता अरे उत्तम कुळ जाती अगर वर्ण हे सर्व निष्फळ आहेत अर्जुना एक माझ्या ठिकाणी अनन्य होण्यातच सार्थकता आहे ते भलतेने भावे मन मज आतुय ते होवावे आले तरी आघावे मागील वाव तेच मन वाटेल त्या हेतूने का होईना पण माझ्या स्वरूपात येईल म्हणजे मद्रूप होईल असे झाले पाहिजे आणि एकदा माझ्या स्वरूपात आले तर मागील जाती कुळ वगैरे गोष्टी निष्फळ होतात जैसे व्हाळ ववन पवती गंगा जल, मग होऊनी ठाकती केवळ गंगारूप ज्याप्रमाणे जेठपर्यंत गंगेच्या पाण्याला जाऊन मिळाले नाही नाल्या, ना, नाल्या, नाल्या पाण्याला नाले असे ते पर्यंत येऊन मिळाल्यानंतर का खैर चंदन कावची घटे जवन घापती एकवटे अग्निमाजी किंवा खैराचे लाकूड चंदनाचे लाकूड व इतर रायवळ लाकडे ही निवड जेतपर्यंत एकत्र एक करून ती अग्निमधे घातली नाहीत तोपर्यंतच होऊ शकते तैसे क्षत्रिय वैश्य स्त्रिया का शूद्र अंत्यादिया जवन पवती माते त्याप्रमाणे क्षत्रिय वैश्य शूद्र व अंत्यज आणि स्त्रिया ह्या जाती जेथपर्यंत भक्त माझ्याशी एकूप झाली नाहीत त्याच वेगवेगळे असतात मग जाती व्यक्ती पडे पडेव होती जसे समुद्रामध्ये मिठाचे कण घातले असता ते समुद्र रूप होऊन त्यांचा कणपण नाहीसा होतो त्याप्रमाणे मग जेव्हा सर्व वृत्ती मदरूप होतात तेव्हा त्या जाती व व्यक्ती यांच्या नावाने शून्य पडते नदा नदींची नावे तवची पूर्व यावे, जवन आघवे पश्चिमेचे शोणभद्र व सिंधू अशी नदांची नावे व नर्मदा गंगा अशी ही नद्यांची नावे राहतात आणि तेथपर्यंत पूर्वेकडे व वा पश्चिमेकडे वाहणारे ओघ असे भेद राहतात कि जे पर्यंत हे सर्व समुद्रात येऊन मिळत नाहीत हे, एके मिसे, चित्त हो मग मी असे। एका हे चित्त माझ्या स्वरूपात शिडकाव करून राहील एवढे झाले म्हणजे मग आपोआप मध्रूप होणे निश्चित आहे अगावरी फोडा वया लागी लोहो मिळो का परिसाच्या अंगी का ते काजे मिळतीये प्रसंगी सोनेची होईल अर्जुना करतास म्हणून लोखंडाचा घन परिसावर पडू तरी देखील घणाचा संबंध परिसाशी येण्याच्या वेळेस तो घन सोनेच बनून जाईल पाहे पा वालबाचे निव्याजे तिया वजरांगणाची निजे मज मिनलिया काय माझे स्वरूप नवतीची असे पहा कि त्या गोपीची अंतक करणे प्रेमाच्या निमित्ताने मला येऊन मिळाली असता त्या गोपी मध्रुप झाल्या निमित्ताने कंस मला येऊन मिळाला नाही का किंवा निरंतर वैर करण्याच्या जोरावर शिशुपाला माझी प्राप्ती करून घेतली नाही का अगासो यची पांडवा माझे की ममत्वे वासुदेवा दिका अरे अर्जुना नातेपणाच्या संबंधानेच यादवांना माझ्या स्वरूपाची प्राप्ती झाली किंवा ममत्व ठेवल्यामुळे वसुदैवाधिक सर्वांना माझी प्राप्ती झाली नारदा ध्रुवा अक्रुरा शुका हन या भक्ती धनुर्धरा प्राप्यू नारदाला ध्रुवाला योगाने प्राप्त करून घेण्याला योग्य झालो तैसाची गोपी सी कामे तया कंसा भय संभ्रमे ये मनोधर्मे शिशुपाला त्याचप्रमाणे गोपिकांना कामाने म्हणजे विषय बुद्धीने त्या कंसाला भयाच्या भ्रांतीने आणि त्या इतर शिशुपाला त्यांच्या त्या घातक बुद्धीने मी प्राप्त झालो अगा मी एखादे मज ये, ये भलते मार्गे भक्ती का विषये विरागे अथवा वैरे अग मी सर्व मार्गांच्या मुक्कामांचे एक ठिकाण आहे त्या वर सांगितलेल्या मार्गांपैकी वाटेल त्या मार्गाने मजेकडे म्हणजे माझ्या स्वरूपाकडे येत येते ते वर सांगितलेले मार्ग म्हणजे भक्तीने अथवा विषय बुद्धीने अथवा वैराग्याने अथवा वैराने म्हणून पाहि प्रशा वया माझ्या ठाई उपायांची नाही के म्हणून अर्जुना पहा माझ्या स्वरूपात मिळायचे असेल तर येथे साधनांचे बंधन नाही आणि भलती या जाती जन्मावे मग भजिजे का विरोधावे परी भक्त का वैरी या व्हावे माझी आणि वाटेल त्या जाती जन्माला आले तरी चालेल मग भक्ती किंवा वैर केले तरी हरकत नाही परंतु भक्त किंवा वैरी व्हावायचे असेल तर ते माझेच झाले पाहिजे अका कवणे एके बोले माझे पण जरी जाणे आले हाता निरुते शत्रु म्हणून अथवा मित्र म्हणून कोणत्याही का निमित्ताने होईना जर माझ्याशी दृढ संबंध झाला तर मद्रुप होणे हे खास हाती आले असे समजावे या परिपापनी हि अर्जुना का वैश्य शूद्र अंगना माते भजता सदना माझी येतील याप्रमाणे अर्जुना दुष्ट जाती जन्म झालेले किंवा वैश्य शूद्राम्हणा पुण्य भक्त राजर्षा अनित्यम सुखम लोकम इम प्राप्य भजस्वम तर मग पुण्यकर्म करणारे ब्राह्मण भक्त आणि ऋषीप्रमाणे आचरण करणारे राजे हे उत्कृष्ट गती पावतात यात नवल काय अनित्य व सुखहीन असा हा मर्त्य प्राप्त झाला असता त्यातून मुक्त होण्याकरता माझीच भक्ती कर मग वर्णा माझी छत्र चमर स्वर्ग जयांचे अग्रहार मंत्र माहेर ब्राह्मण जे मग चारही वर्ण मध्ये छत्रच्या वर असलेले जनस्वर्ग हा निर्वाह करता दिलेला इनाम आहे व जे वेदातील मंत्रूप विद्येचे असे ब्राह्मण जयाची मंगळ वाढे जेथे म्हणजे ज्या ब्राह्मणांच्या ठिकाणी नेहमी यज्ञांचे राहणे असते जे वेदांचे अभेद्य चिलखत आहेत ज्यांच्या दृष्टीरूप मांडीवर कल्याणाची वाड होत राहते सकळ तीर्थास वरील देव आहेत जे मूर्तीमंत तपाचे अवतार आहेत जे सर्व तीर्थांना उदयास आलेले दैवच आहेत जयाची सत्कर्म पालनाली गेले संकल्पे, सत्य जियाले, संकल्पया इच्छा रूप ओलीने चांगले कर्म हाच कोणी वेल तो विस्तार पावला आहे ज्यांच्या संकल्पाने सत्य जिवंत राहिले आहे जयाचे नि गा बोले अग्निसी आयुष्य मनोनी समुद्रे पाणी आपुले यांच्या आशीर्वादाने अग्नीचे आयुष्य वाढले म्हणून समुद्राने आपले पाणी यांच्या प्रीती करता दिले मी आलक्ष्मी डावलोनी केली परवती फेडोनी कौस्तुभ घेतला हाती मग ओढविली वक्षस्थळाची वाखती चरण मी लक्ष्मीला सारून पलीकडे केली गळ्यातील कौस्तुभ काढून हातात घेतला व मग ज्यांच्या पायधुरी करता छातीचा खळगा पुढे केला सुभद्रा जया पु दैव समुद्रा जतने लागी। अर्जुना अजूनपर्यंत त्या पावलाची खूण मी हृदयाच्या ठिकाणी वागवित आहे ती का वागवतो म्हणून म्हणशील तर आपल्या षडगुण ऐश्वर भाग्यरूप समुद्राचे रक्षण होण्याकरता रुद्राचा अर्जुना ज्यांचा राग हा काळाग्नी नावाच्या प्रलयकालच्या रुद्रदेवतेचे वस्तीस्थान आहे व ज्यांच्या प्रसन्नतेने अष्टमहा सिद्धी फुकट म्हणजे अनायासे प्राप्त होतात ऐसे पुण्य पूज्य जे ब्राह्मण आणि माझ्या हे कवन समर्थणे अतिशय तत्पर आहेत ते मला मिळतात हे काय आता निराळे सिद्ध करायला पाहिजे का पाहेंदनाचे निळे शिवतले निब होते जे जवळ ति ही निर्जीवी ही देवांची निरळे बैसणी केली पहा चंदनाच्या झाडावरून आलेल्या वाऱ्याने स्पर्श केलेली लिंबाची झाडे जी चंदनाच्या जवळ होती ती निर्जीव म्हणजे अचेतन असूनही त्यांनी देखील देवांच्या मस्तकावर राहण्यास जागा मिळवली मग तो चंदन उ नवे ऐसे मनी कैसे नि धरावे अथवा पातला हे समर्थावे तेव्हा काही साच मखास चंदन ती जागा मिळवणार नाही असे कसे आणता येच ते खरे ठरणार असे आहे की काय जेथ निव ऐसिया आशा हरे चंद्रमा आधा ऐसा वाही जत असे शिरसा निरंतर ज्या शंकरांनी हाला हाला होती ती थंड़ मस्तकावर निरंतर धारण केला हुनी आगळा तो चंदनु के सर्वांगीण बैसे त्या अर्थी थंड करणारा आणि पूर्ण व सुवासाने चंद्रापेक्षा अधिक असा जो चंदन तो सहज सर्वांगाच्या ठिकाणी कसा बसणार नाही काय केला असता ती रथ्योदके अनायाचे समुद्र रूप होतात त्या गंगेला काही समुद्राशिवाय दुसरी गती आहे का म्हणून राजर्षी का ब्राह्मण जया गती मती मीचे शरण तया त्रिशुद्धी मीचे ची निर्वाण स्थिती ही मीचे. ची म्हणून क्षत्रिय असून ऋषी झालेले असोत किंवा ब्राह्मण असोत ज्यांच्या क्रियेला व बुद्धीला मीच आश्रयस्थान आहे त्यांना निश्चयाने मीच परमगती आहे आणि त्यांचे असणे मीच आहे या लागी शत जर्जरे नावे रिगोनी केवी निश्चिंत होवावे कैसेनी उघडिया असावे शस्त्र वर्षी या करता शेकडो ठिकाणी खिळखिळ्यात झालेल्या नावेत बसून स्वस्थ कसे राहावे व शस्त्रांचा वर्षाव होत असता उघड्या अंगाने कसे असावे अंगावरी पडता पाशाण न सुवावे केवी बोडण रोगे दाटली उदासपण अर्जुना अंगावर झोंडे पडत असताना मध्ये ढाल कशी घालू नये रोगाने ग्रस्त झाले असता औषधाविषयी जेथ चहूकडे जळत वनवा, तेथू निन निगिजे केवी पांडवा तेवी लोका येऊ निया सोपद्रवा के न माते अर्जुना जेथे चहो करून वणवा लागला आहे तेथून बाहेर कसे पडू नये त्याप्रमाणे आपुला अंगे काई घरी की भोगी निश्चिंती केली अरे अर्जुना माझे भजन न करण्याला असे आपल्या प्राण्यांच्या अंगी कोणते सामर्थ्य आहे हे घराच्या जोरावर का भोगांच्या जोरावर बेफिकिर झाले आहेत अथवा तारुण्याने हे बेपरवा होऊन बसले आहेत माझे भजन न करता असे, ब... असे बेपर्वा होऊन बसण्यासारखी या प्राण्यांना सुखाची खात्री कोणाची आहे तरी भोग्य जात जेतुले एका देहाची या लागले आणि येथ देह तसे पडिले काळाच्या तोंडी तर जेवढे मात्र म्हणून आहेत ते सर्व एका देहाचाच करता, देहाच्या सुखा करता उपयोगात आले आहेत आणि या मृत्यू लोकात देह तर काळाच्या तोंडी पडलेला आहे बाप दुखाचे केणे सुटले जेथ मरणाचे भरे लोटले तीए मृत्यू लोकीची शेवटिले येने येणे हाट हाटवे बाप रे बाप जेथे दुःख रुपी माल आलेला आहे व तो मरणाच्या भर्याने म्हणजे मापाने मोजला जात आहे अशा या मृत्यू लोकातील नरदेहरूपी शेवटच्या बाजाराच्या वेळी येणे झाले आहे आता सुखेसी जीविता कैची ग्राहिकी किजेल पांडसुता काय राखोंडी फुंकिता दीपू लागे आता अर्जुना सुखाने जगणे हा माल येथे खरेदी कसा करता येईल राखुंडी फुंकून कधी दिवा लागला आहे का अगा विषाचे कांदे वाटून अमृत ठेवून जैसे अमर होणे अर्जुना विषाचे कांदे वाटून जो रस निघेल तो पिळून घ्यावा आणि त्या रसाचे नाव अमृत ठेवून त्याच्या सेवनाने ज्याप्रमाणे अमर होण्याची खात्री धरावी तेवी विषयांचे जे सुख ते केवळ परम दुःख परि काय कि जे मूर्ख न सेविताप्रमाणे विषयामध्ये जे सुख हे, ते निवड कडे लोटी दुःखच आहे परंतु काय करावे लोक मूर्ख आहेत विषयांचे से सेवन केल्या पाचून त्यांचे नाही काशी सखांडून आपुले पायीच्या खाती बांधिले तैसे मृत्यू लोकीचे भले आघवे आहे किंवा आपले मस्तक तोडून ते पायास पडलेल्या जखमेवर जसे बांधावे तसे या मृत्यू लोकातील सर्व व्यवहार चाललेले आहेत म्हणून ऐकि कवनाच्या श्रवणी कैची सुखनिद्रा अंथरुणी इंगळांच्या एवढ्या करता या मृत्यू लोकात सुखाची नुसती गोष्ट कोणाला आपल्या कानाने ऐकता येईल निखरे असणाऱ्या अंथरुणावर आनंदाने झोप कुठून येणार जीरोखाची लो ज्या लोकातील चंद्रक्षयरोग अनेक रासलेला आहे जेथे मावळण्याकरताच सूर्याचा उदय होत असतो जेथे दुःख हे सुखाचा पोशाख करून जगाला सारखे छळत आहे जेथ मंगळाचा अंकुरी सवेची अमंगळाची पडे पोरी मृत्यू उदराच्या परिवारी गर्भूगिवसी जेथे मंगलकार गोष्टींच्या कोंबात आरंभा बरोबरच त्यावर अमंगल गोष्टीची कीड पडते व जेथे पोटात असतानाच मरण गर्भाला घेरते जे नाही तया ते चिंतवी तवतेची नेई जे गंधर्वी गेली आवणे गावी शुद्धी न लभे जे नाही म्हणजे अप्राप्य आहे त्याचे चिंतन करावयास मृत्यू लोकाची वस्ती लावते बरे ते प्राप्त झाले तेव्हा त्याच वेळी ते, ते गंधर्व म्हणजे अदृश्य पुरुष घेऊन जातात बरे ते घेऊन कोणच्या गावाला गेले त्याचा शोध ही लागत नाही अगा की बसिता आघवा वाटी परतले पाऊलीची नाही किरीटी सैध निमाली गोठी ती पुराणे जेथीची अग सर्व वाटानी शोध केला तरी मृत्यूच्या मुखात गेलेल्या एकही पाऊल परत फिरलेले दिसत नाही व जेथली पुराणे ही सर्व मेलेल्याच गोष्टीने भरलेली आहेत जेथी अनित्यतेची थोरी करीत या ब्रह्मयाचे आयुष्य वेरी कैसे नाही होणे अवधारी निपटून त्या मृत्यूलोकीची रचना करणाऱ्या ब्रह्मदेवाच्या आयुष्यापर्यंत जेथील क्षणभंगुरुतेचा प्रभाव जाऊन बिड़तो। अर्जुन ते नाहीसे होणे कसे सरसकट व्यापक आहे ते ऐक म्हणजे सरसकट नाशाला पावणे कसे आहे पहा कि ब्रम्हदेवापर्यंत सर्व नाशाला पावतात ऐसी लोकीची जीए नांदणूक जेथ जन्मले आय लोक तयांची या निश्चिंतीचे दिसत असे अशा तऱ्हेची ज्या लोकातील वागणूक आहे त्या लोकात ज्याने जन्म घेतला आहे त्या लोकांच्या बेफिकीरपणाचे मोठे नवल दिसते कसे तर पैदृष्टा दृष्टीची ये जोडी लागी भांडवल न सुटे कवडी जेथ सर्वस्वे हानी तेथ कोडी वेची ती अरे जा पासुन इह की होतो त्या करता एक कवड़ी देखिए भांडवल सुटत नहीं व ज्या होते तेथे कोट्यवधि रुपये खर्च करते जो बहु विषय विलासे गुम्फे तो पड़ी लापे जो अभिलाश भारे दड़पे तया संज्ञानी जो पुष्कळ विषय विलासात निमग्न असतो तो सध्या सुखात आहे असे म्हणतात त्याला या जगात ज्ञानी असे म्हणतात जयाचे आयुष्य धाकुटे होय बळ प्रज्ञा जिरवणी जाय तयाचे नमस्कार वडील म्हणून एचे आयुष्य थोडे उरले आहे व त्याचप्रमाणे ज्याची बल आणि बुद्धी नाहीशी झाली आहेत अशा म्हातार वडील म्हणून नमस्कार करतात जवळ जव बाळ तव तव भोजे नाचती कोडे आयुष्य निमाले आतुलिये कडे ते ज़ जसे मूल बलाने वाढत जाते म्हणजे वयाने मोठे होते तसे तसे, तसे त्याचे आईबाप वगैरे आनंदाने व कौतुकाने नाचतात पण वरून जरी मोठे वाढताना दिसले तरी वास्तविक पाहिले तर आतून आयुष्य सरून जात आहे त्याची त्यांना खंतीच नाही जन्मली या दिवस दिवसे हो लागे काळाची ऐसे की वाढती करीती उल्हास उभविती गुढीया जन्मल्या पासून दिवसेंदिवस तरी अधिकाधिक काळाच्या तावडीत जाते असे असून आनंदाने त्याचे वाढदिवसाचा उत्सव करतात व आनंद प्रदर्शक गुढ्याही उभारतात आगा मर हा बोलू न साहती आणि तरी रडती परी असते जात न गणती सपने। अरे अर्जुना कोणी कोणाला तू मर असे म्हटले तर ते त्या सहन होत नाही आणि त्याच्या निवृत्तीचा उपाय न करता मेल्यावर रडत बसतात पण असलेले आयुष्य व्यर्थ जात आहे ते मूर्खपणाने समजतच नाहीत दर दूर सापे जातू आहे उभा कि तो मासिया वेटाळी जिभा तैसे प्राणीया कवन लोभा वाढवी तृष्णा बेडूक सापाकडून उभा गिळला जात आहे अशा स्थितीत तो बेडूक उडत असलेल्या माशांना पकडण्याकरता जीभ बाहेर काढून वेटाळीत असतो तशाच तस तऱ्हेने प्राणी कोणत्या लोभाने तृष्णा वाढवतात कोण जाणे आहा कटा हे बोखटे मृत्यू लोकीचे उफराटे एथ अर्जुना जरी अवचटे जन्मला मृत्यू लोकातील सर्वच न्याय उफराट आहे अर्जुना तू जरी अकस्मात येथे जन्मला आलेला आहेस तरी झड जड़ झडोनी वहिला निघ ये भक्तीची ये वाटे ला गिया पावसी अव्यंग निजधाम माझे तरे या झटकन मोकळा हो आणि या भक्तीच्या योगाने माझे निर्दोष स्वरूप पावशील श्लोक चौतीसवा मनमनाभव <tawa> मदभक्तो मद्या जी माम नमस्कुरु मामे वैश्यसी युक्त वैवपरायण हरिओम तत्सादिती श्रीमद भगवत गीता योगशास्त्रे, सुद्या कृष्णार्जुन संवादे राज्या ठिकाणी मन अर्पण केलेला हो माझा भक्त हो माझे यजन करणारा हो सर्वत्र मला एकाला वंदन कर अशा रीतीने मतपरायण होतचा माझ्या ठिकाणी चित्त योजल्यावर तू माझ्या प्रतच तू मन हे करी माझ्या भजनी प्रेमधरी सर्वत्र नमस्कारी मजे तू आपले मन मदरूप कर माझ्या भजनाच्या ठिकाणी सर्व ठिकाणी माझेच स्वरूप आहे असे समजून मला एकाला नमस्कार कर माझे निअनुसंधाने देख संकल्प जाळणे निश्चेख मद्याची चोख याची नाव पहा जो माझ्या वेधाने संकल्प पूर्णपणे जाळतो त्यालाच माझे चांगले यजन करणारी हो बोली जत असे याप्रमाणे तू माझ्या योगाने संपन्न होशील तेव्हा मधुरुपास पावशील ही माझ्या अंतकरणातील गुह्य गोष्ट तुझ्या जवळ मी सांगत आहे अगा आवघिया चोरिया चोरीया आपुले हे सर्वस्व आम्ही असे ठेविले ते पावनी सुख संतले होी अरे अरे सर्वांपासून लपवून ठेवलेले असे जे आमचे सर्व भांडवल ते तुला प्राप्त होऊन तू सुखरूप राहशील ऐसे सावळे नि भक्त काम बोलिले आत्मारा संजयो म्हणे भक्ताचे मनोरथ पूर्ण करणारा कल्पतरु जे मेघश्याम परब्रम्ह श्रीकृष्ण ते असे बोलले असे संजय म्हणाला तेव्हा ऐकि जत असे की अवधारा बोला निवांत म्हातारा जैसा म्हैसा नुठी तैसा उगाची असे ज्ञानेश्वर महाराज श्रोत्याना म्हणतात ऐका संजय धृतराष्ट्राला म्हणाला ऐकत हा काय तेव्हा त्या वेळेला त्या बोलण्याविषयी वृद्ध धृत राष्ट्र ज्याप्रमाणे पाण्याच्या पुरात बसलेला रेडा हलत नाही त्याप्रमाणे चित्तात काहीही हालचाल न होता स्वस्त असलेला दिसला त्या संजये माथा तुकिला, आहा अमृताचा पाऊस वर्षला कि हा एथ अस तुची गेला सेजिया गावा त्या संजयाने मांडो लावली आणि आपल्याशी म्हणाला आहा आज अमृताची वृष्टी झाली परंतु हा धृत राष्ट्र येथेच असूनही शेजारच्या गावाला गेल्यासारखा आहे तरी दाता रुहा अमुनि हे बोलता मैळेल वाचा काही झाले येसा तरी हा आमचा मालक आहे त्याच विषयी असे बोलले असता वाचेच दोष लागेल काय करावं याचा स्वभावच असा आहे परि बाप भाग्य माझे जे वृत्तांत सांगावयाचे निसा रक्षिलो मुनिराजे श्री व्यास देवे परंतु धन्य माझे भाग्य कि महामुनी व्यास देवानी धृत राष्ट्राला युद्धातील वृत्तांत सांगावयाच्या निमित्ताने माझे रक्षण केले म्हणजे ज्ञानपूर्ण संवाद श्रवणाने जन्म माझे रक्षण केले ये तुले हे वाडे साय जव बोलत असे सात्विके केले। आपली कष्टाने मन आवरून धरून तो संजय इतके बोलत आहे तोच अष्टसात्विक भाव उत्पन्न होऊन त्यांनी संजय असे आपल्या आधीन करून घेतले कि त्यास ते अष्टसात्विक भाव आवरून धरवे ना काटले आटू घेत वाचा पांगुळ लिथी चित आपाद कंचुकित रोमांच आले चित्त चकित होऊन आटावायास लागले आणि वाचा जागच्या जागीच बलहीन होऊन राहिली व पायापासून मस्तकापर्यंत अंगरखा घातल्यासारखे सर्व अंगावर रोमांच आले अर्धोन मिली तडोळे वर्षताती आनंद जळे आतुलिया सुखोर मी चे निबळे बाहेरी कापे अर्धे उघडलेले डोळे आनंदाश्रूंचा वर्षाव करू लागले व आत होणाऱ्या सुखाच्या लाटेच्या वेगाने त्याचे बाहेरील शरीर कापू लागले पैवाची रोम मुळीला मोती यांची कडीआळी सर्व रोमांच्या बुड्याशी निर्मळ घामाचे थेंब आले त्यामुळे जसा एखाद्याने मोत्याचा जाळीदार अंगरखा घालावा तसा तो भासू लागला ऐसा महा सुखाचे निरसे जेथ आटणी होईल जीवदशे व्यासे हो। महासुखाच्या आटणी होण्याचा प्रसंग आला तेव्हा व्यासानी युद्ध वृत्तांत सांगण्याचा केलेला हुकुम ती आटणी होऊ देईना आणि कृष्णार्जुनाचे बोलणे धो करि आले श्रवणे कि देह स्मृतीचा तेने वापसा केला आणि त्यावर श्री कृष्ण व अर्जुनाचे बोलणे घो घ करत संजयाच्या कानावर आली त्या बोलण्याने संजयाच्या ठिकाणी देह स्मृतीचा वापसा केला म्हणजे संजय देहस्मृतीवर आला तेव्हा नेत्री ते जळ विसर्जी सर्वांगीचा स्वेदू परिमारजी देवीची अवधान म्हणे होुतराष्ट्राते तेव्हा डोळ्यातील आनंद अश्रू त्याने पुसले व सर्व अंगास आलेला घाम पुसून टाकला व त्याचप्रमाणे महाराज लक्ष द्या असे धृतराष्ट्र म्हणाल आता कृष्ण वाक्य बीजा निवाडू आणि संजय सात्विकाचा बिवडू म्हणून श्रोतोया होईल सुरवाडू प्रमेय पिकाचा आता श्री कृष्णाची वाक्ये कोणी उत्तम बीजे आणि त्या संजय हीच अष्टसात्विक भावरूपी पिकाची बिवडाची जमीन मिळाली त्यामुळे श्रोत्यांना बैसावे बाप श्रवणेंद्रिया दैवे घातली माळ अहो थोडक्याशी लक्ष द्यावे आणि एवढ्याने आनंदाच्या राशीवर बसावे धन्य आहे त्या कानांची कि आज त्यास भाग्याने माळ घातली आहे म्हणून विभूतीचा ठाव अर्जुना दावी सिद्धांचा राव तो ऐका म्हणे ज्ञान देव निवृत्तीचा म्हणून आपल्या विभूतींची जी स्थाने आहेत ती सिद्धांतचा राजा जो श्रीकृष्ण तो अर्जुन दाखवील श्री निवृत्तीनाथांचे शिष्य ज्ञानेश्वर म्हणतात तो प्रसंग श्रोत्यांनी ऐकावा श्री ज्ञानदेव विरचिता भावाथ दीपिकायावमोध्याय हर ये नम हरये महा हरये महा हरिओ तत्सत्ष्णापणस्त